अध्याय ते सवाल देवहुतीला तत्वज्ञान आणि मोक्षपलाची प्राप्ती मैत्रिणी म्हणतात श्री कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रियपत्नी देवहुतीचा नोहाचा पडदा दूर झाला आणि तिने साख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली देवहुती म्हणाली ज्यांच्या नाभिकमनातून ब्रह्मदेव प्रकट झाले होते ही त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूत इंद्रिये शब्दादी विषय आणि मन यांनी युक्तो सत्वादी गुणमय कार्य आणि कारण अशा दोन्हीचे बीज असणाऱ्या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते आपण निष्क्रिय सत्यसंकल्प संपूर्ण जीवांचे प्रभू तसेच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात आपल्या शक्तीला गुणप्रवाहरूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तीमध्ये विभक्त करून द्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात पोटात हे सारे विश्वलीन जाते, आणि जे कल्पन वटवृक्षाच्या माया, माया नव्हे का, का हे विधो आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने देह धारण करता म्हणून जसे त्यासाठी आपले वराह आणि अवतार झाले त्याचप्रमाणे हा कपिलावतार सुद्धा आपल्या नावाचे किंवा चुकून नाकून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांदा देखील तत्काळ सोमयागाला प्राप्त होऊ शकतो तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल यात काय शंका याच्या जिभेवर आपले नाव आहे तो चांदा सुधा यामुळे श्रेष्ठ होय जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नावाचे उच्चारण करतात त्यांनी तप हवन तीर्थस्नान सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले असे समजावे आपण साक्षात परब्रह्म आहात आपणच परम आहात मृत्यूचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणात आपले चिंतन केले जाते आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता आपल्यातच वेद समाविष्ट आहे अशा साक्षात विष्णू स्वरूप कपिला म्हणतात मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सल परम पुरुष भगवान कपिल तिला गंभीर वाणीने म्हणाले माते मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील माझ्या या मतावर तू विश्वास ठेव ब्रह्मवादी लोकांनी स्वरूपाला प्राप्त करून घेशील जे लोक माझेही मत मानित नाहीत ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात मैत्री म्हणतात अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिल देव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तिथून निघून गेले तेव्हा देवहूती सुधा सरस्वतीचा मुकुशोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने उपदेश केलेल्या योग साधने योगाभ्यास करीत समाधीत मग्न झाली त्रिकाळ स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे धुलकट जटांमध्ये रुपांतर झाले तसेच वर्कणाने झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे कृष झाले तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या देवांनी इच्छा करावी अशा अनुपम गृहस्थ सुखाचा त्याग केला फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शैया हस्तीदंती पलंग सुवर्णपात्रे सोन्याचे सिंहासन त्यावर अतिकोम गाद्या अंथरलेल्या आहेत स्वच्छ स्फटिक मणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या भिंतींमध्ये रत्न जडीत रमणीय मूर्तींसहित मणिमयी दिवे झगमगत आहेत द्विफुलाने लहडलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्षांचा किलबिलात आणि धुंग भ्रमरांचा गुंजारोप होत आहे जेथील कमलगंधाने सुवासित सरोवरामध्ये कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधर्वगण गुणगान करीत असत आणि जे मिळवण्यासाठी इंद्रपत्न्या सुद्धा इच्छुक असत अशा गृहोद्यानाची ममता तिने सोडून दिली परंतु पुत्र वियोगाने व्याकुळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसेला पुत्र कपूर देवरूप भगवान हरीचे चिंतन करता करता लवकरच तिनं अशा ऐश्वर संपन्न घराबद्दल उपरती झाली नंतर कपिल देवानी भगवंतांच्या या ध्यान करण्यायोग्य प्रसन्न वदनार युक्तो स्वरूपाचे वर्णन केले होते त्याच्या एक-एक अवयवाचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानमग्न झाली भृगवत भक्तीचा प्रवाह प्रबळ वैराग्य आणि यथोचित कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्म साक्षात करून देणाऱ्या ज्ञानाने चित्त शुद्ध झाल्यामुळे ती त्या सर्व व्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग झाली जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठान भूत परब्रम्ह श्री भगवंतांमध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन परमानंद निमग्न झाली आता निरंतर समाधीस्थ राहिल्या कारणाने तिचा विषयांच्या खरेदपणाबद्दल झाला आणि तिला आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहत नाही तिच्या शरीराचे पोषण सुद्धा दुसऱ्यांकडून होत होते परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने तिचे परंतु लागले आणि वस्त्र ही गळाले परंतु नेहमी श्री भगवंतांमध्ये चित्त लागून राहिल्यामुळे तिला आपल्या तपो योगमय शरीराची काही शुद्ध राहिले नाही केवळ प्रारब्धच त्याचे करीत होते अशा प्रकारे देवभूतीने कपिलाने सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नित्यमुक्त परमात्म स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले वीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपद म्हणजे सिद्धपूर नावाने प्रख्यात झाले विदुरा योग साधने तिच्या शरीराचा सर्व मन नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला ईशान्य दिशेकडे निघून गेले तिथे स्वतः समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले ते तिही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योग मार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाले सर्व स्तवन करीत असतात हे निष्पापेधुरा तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवभूतीचा परमपवित्र संवाद ऐकविला हे कपिल देवांचे मत अध्यात्म योगाचे गुढ रहस्य आहे जो पुरुष याचे श्रवण किंवा गौरुप्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्री हरींच्या चरणार प्राप्त होतो अध्याय तेहतीसावा ते समाप्त स्कंध तिसरा समाप्त हरिओ